श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग बावीसावा श्री भूषुंड नंतर म्हणाले हे भगवन त्यानंतर या जगात काही थोड्याशा कमी जास्त भूतकाळी व यात सर्गात तुम्ही श्रेष्ठ उत्पन्न झालात वसिष्ठ भारद्वाज पुलस्त्य अत्री नारद इंद्र मरीची पुलह उद्दालक ऋतु भृगु अंगिरस सनतकुमार इत्यादी ब्रह्मर्षी तसेत सिद्धर्षी भृंगी ईशस्कंद गजानन इत्यादी शिवगण गौरी सरस्वती लक्ष्मी गायत्री इत्यादी असंख्य शक्ती मेरू मंदार कैलास हिमालय दुर्दर इत्यादी पर्वत हयग्रीव हिरण्याक्ष कालनेमी बली इत्यादी दान हिरण्यकशिपू दैत्य, शिबी, नाभाग, केली, मिकी शुक वास्यायन इत्यादी शास्त्रप्रणेते मुनी उपमन्यू मणी मंकी भगिरथ शुक इत्यादी पुरुषार्थी लोक हे सर्व लोक झाले विस्मरण होने शक्य नसला गणना क्या स्मरण कामदेवा पुत्र जो तू त्या तुझा ही हा आठवा जन्म है आठव्या तुझी व मी संगत होती है ही माला स्मरती तू के आकाशापून हो केवुपासन केव अग्निपुन हो सर्ग ज्या प्रकार आचारा है रचना व जी दिग्गण आहे तशाच प्रकारच्या तीन स्वर्गांना मी स्मरतो हे मुने अंतर्धान पावलेली पृथ्वी कुर्मानेच पाच वेळा समुद्रातून बाहेर काढली मंदर पर्वताच्या आकर्षणाचा जो वेग त्याने जात देव दानव अतिशय आकुल झाले आहेत असे अमृतासाठी आरंभलेले जे समुद्र मंथन ते बारावे आहे असे मला स्मरते स्वर्गापासूनही कर घेणाऱ्या नामक दानवाने सर्व औषधी व रस यांनी युक्त असलेल्या पृथ्वीला तीनदा खाली नेले मधल्या पुष्कळ सृष्टीत हरी हा परशुराम झालाच नाही तथापि साव्यादा रेणुकेचा पुत्र होऊन त्याने क्षत्रियांचा क्षय केला शंभर कलियुगात हरीचे शंभर बौद्धावतार किकटातील शौकदेशाधिपती तसेच शुद्ध धनप्राप्त पुत्र होऊन असे झालेले मला स्मरतात तीस कल्पात तीस त्रिपुरासुरांचे दहन प्रत्येक कल्पातील स्वयंभव व चाक्षुषमनवंतरात होणारे दोन दक्षयज्ञाचे ध्वंस शंकराचा अपराध केल्यामुळे इंद्राला झालेले दहा दंड म्हणजे दहा वेळा पदच्युत करून पर्वतगृहेत कोंडून ठेवणे किंवा वज्रयुक्त हाताचे दहादा स्तंभन करणे हेही मी पाहिल्याचे आठवते बाणासुराच्या कृत्यामुळे माहेश्वर वैष्णव इत्यादी ज्वरांना व प्रमथांना बोलावणाऱ्या त्यांचे शौर्य व त्यांचा उत्साह यांना वाढवून त्यांना प्रवृत्त करणाऱ्या आणि सैन्याला क्षुब्ध करणाऱ्या हरी व रुद्र यांचा आठही संग्रामांचे मला स्मरण आहे हे मुने प्रत्येक युगात पुरुषांच्या बुद्धी न्यूनाधिक होत असल्यामुळे ब्रह्मचर्य गुरुशुश्रूषा भूमिशयन इत्यादी क्रिया शिक्षादी अंगे स्वरवर्णादी उच्चार यामध्ये विविधता उत्पन्न होऊन त्यामुळे ज्यांचा प्रभावही विविधता पूर्ण व वैचित्र्य पूर्ण झाला आहे अशा वेदांना मी स्मरतो <coughs> हे निष्पापमुने प्रत्येक द्वापार शेवटी पुराणांचा करता निरनिराळा असल्यामुळे सर्व पुराणांचा अर्थ जरी एकाच प्रकारचा असला तरी पाठ भिन्न भिन्न होतात अर्थात द्वापाराच्या शेवटी उत्पन्न होऊन विस्तार पावलेली पुराणे कलियुगात प्रवृत्त होतात प्रत्येक युगामध्ये वेदवेत्यांकडून पुनः पुन्हा तेच ते किंवा त्याहून भिन्न असे रचले गेलेले इतिहास मला स्मरतात महारामायण नावाचा दुसरा एक मोठा आश्चर्यकारक इतिहास मला आठवतो त्याचे ग्रंथप्रमाण एक लक्ष आहे ते ब्रह्मदेवाने वसिष्ठ विश्वामित्रादिकांना उपदेशलेले ज्ञानशास्त्र आहेत क्या राप्रमाण व्यवहार करावा रावणाप्रमा दुराचारण करू नये अे ज्ञान बुद्धिमंत हाथी फलाप्रमाणे अर्पण के लिए रायण वलमिकी ने आता यापुे तो दुसरे करना है क्या ही माला दिव्य ज्ञानदृष्टिने अनुभवाले माला आठवते है तुला ही लवकरच समझेल हे वशिष्ठ राम संवाद रूप रामायण याच कि दुसर वलमिकी नावा जीवाने के आता विस्मृतीत गेलेले तेच रामायण बारा वेळा पुनपुन्हा केले जाईल याच्यासारखेच भारत नावाचे दुसरे एक वृत्त प्राचीन व्यासाने केलेले मला आठवते ते या यावेळी जगात विस्मृत झालेले आहे व्यास या नावाच्या त्याच किंवा दुसऱ्या एखाद्या जीवाकडून केले जाते आता विसरलेले ते पुन्हा सातव्यादा केले आहे प्रत्येक युगात ज्याची रचना विचित्र आहे अशी विसरून गेलेली आख्याने आणि शास्त्रे हे मुनीश्वरा मला आताही आठवतात हे साधू पुन्हा तेच ते किंवा प्रत्येक युगात निरनिराळे झालेले पदार्थांचे समूह मी पाहतो आणि त्यांना आठवतो राक्षसांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेणाऱ्या विष्णूचा आता त्रेता राम या नावाचा अकरावा जन्म होईल सिंह जसा हत्तीला मारतो त्याप्रमाणे हरिने नृसिंहाच्या आकाराने आजवर तीनदा हिरण्य कशिपूला मारले आहे हे मुनीश्वरा भूमीचा भाग कमी करण्यासाठी विष्णूचा वसुदेवाच्या घरात आता द्वापाराच्या शेवटी हा सोळाव्या बळी जन्म होईल हे सर्व उत्पन्न होते अशी जगाविषयी भ्रांती आहे ती वस्तुत कोणत्याही काळी विद्यमान नाही तथापि पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे ती केव्हा केव्हा विद्यमान आहे असा भास होतो ही मनातील चंचल लाट तशी उत्पन्न होते, वो पुना लीन होते। हे तीन लोक कारा मनुप्रभृति अधिकारी पुरुषांरित्र वगैरे ही सर्वथा सामान ती भूते तरीच कर्मे करनी तसे आचरण करनी अ दुसरी का ही भूते निरनिरा कर्मे व आचरण करनी ही मजा दृष्टि पड़ी है हे मुने प्रत्येक मनवंतरत जगाचा क्रम विपरीत रचना पैलपेक्षा अधिक निरा वेल से प्रख्यात जन नष्ट मजे दुसरेच मित्र होता दुसरेच बंधु बनता पहिल्यापेक्षा निराळेच नवे भृत्य होतात व निवासस्थानेही पहिल्याहून वेगळीच असतात केव्हा मी एकांतात विंध्याद्रीच्या खोऱ्यात आपले घर करून राहिलो होतो केव्हा सह्याद्रीवर आपले घरटे मी बांधले होते केव्हा दुर्धर पर्वतच माझे निवासस्थान होते क्वचित मी हिमालयावरही निवास करत असे केव्हा केव्हा मलयगिरीवर राहिलो आहे केव्हा केव्हा मी प्राचीन आकारानेच या पर्वतावर येऊन आम्रवृक्षाच्या शाखेवर आपले घर करतो हे मुनिश्रेष्ठा अशी असंख्य युगे गेली असता हा वृक्ष पूर्वीच्या आकाराचा झाला आहे हे साधू एक वेळ देहाचा त्याग करून हा वृक्ष पुन्हा तसाच झाला आहे म्हणजेच हा माझ्याप्रमाणे चिरंजीवी नाही याची रचना पूर्वीच्या रचनेहून निराळी झाली नाही माझा पिता जीवंत अक्षर वृक्षा की जी शोभा होती तीच शोभा फिर रचना मात्र तरीच सार अर्थात हा वृक्ष पूर्वी आकाराने उत्पन्न व मीन राहलो है पूर्वी ही उत्तर दिशा नवती तो तिच निरा उत्तर दिशा होती तसा पूर्वी हा पर्वत अवता तर आता दुसराच हा पर्वत झाला होता अर्थात तोच हा वृक्ष तोच हा पर्वत ही प्रत्याच आकारामुळे येते तर मग तू ही तसाच निराळा असशील असे मला म्हणशील तर तसे मात्र नाही मी एकच असून माझ्या एकाच देहाने ब्रह्मदेवाचे अनेक दिवस रात्री अनुभवले आहे कारण वर वर्णन केल्याप्रमाणे वारुणी प्रभृती धारणा करून मी निर्विकल्प समाधित स्थिर होतो ती समाधी सोडून व्युत्थान पावताच या सृष्टीला पाहून तोच हा मेरू तोच हा वृक्ष अशा रीतीने ओळखल्या जाणाऱ्या तत्वातच मी या सृष्टीला जाणतो मी जर निराळा असतो तर तोच हा अशी माझी ओळख पटलीच नसते सूर्य चंद्र व नक्षत्रे यांच्या उदय अस्ता नियतसंचारामुळे नियमाने उत्तर दिशेतच असणाऱ्या मेरुप्रभृती पर्वतांच्या स्थानांमुळे दिशा प्रसिद्ध होतात त्यामुळे मेरुप्रभृती पर्वतांचे स्थान बदलले की दिशाही बदलतात ही, बदलता। ही सर्व जगदरचना अशी वारंवार बदलणारी असल्यामुळे तिला सत असेही मी समजत नाही व असत असेही म्हणत नाही हा केवळ बुद्धीचा भ्रम आहे आत्म्याची जी मिथ्या विक्षेपशक्ती तिचे हे सर्व वैभव विकास पावत आहे एका कल्पात जो एकाचा पुत्र असतो तोच दुसऱ्या कल्पात त्याचा पिता होतो एका वेळी जो एखाद्याचा मित्र असतो तोच दुसऱ्या कल्पात त्याचा शत्रू बनतो शेकडो पुरुष स्त्रीत्वास प्राप्त झालेले मला आठवतात हे मुनिश्वरा कलियुगात कृतयुगाचे आचार कृतयुगात कलियुगाची स्थिती त्रेता व द्वापार युगात कृतयुगाचार आणि कलियुगाची स्थिती असेही मी है, होते। वेद पाहिले आहे हे मला आठवते वेद व वेदार्थ यांना ज्याने पाहिलेले नाही आपल्या संकेतप्रमाणे जे यथेच्छ व्यवहार करतात व जे निर्गल आचार करत असतात अशा काही सर्वांनाही मी क्वचित पाहिले आहे त्यांना मी चांगला स्मरतो हे ब्रह्मन एक सहस्र चतुर्युगे संपल्यानंतर स्वरूपात जगाचा उपसंहार करून एकाच एक समुद्रात्मक सारख्या जलात शयन करतो व योगनिद्रेच्या मिशाने परमात्म्याचे ध्यान <coughs> ध्यान <लाग> <coughs> देव दानव मानव <coughs> इत्यादिकांसह सर्व जगत जणू काही अभावरूपसे होऊन राहिलेले मला आठवते ते याप्रमाणे लीन झाले असता मनोव्यापाराने निर्माण झालेले पार्थिव आकाराने रहित व वायुरूप भूताने व्याप्त अशा पूर्वी सांगितलेल्या दहा सर्गांना मी स्मरतो ब्रह्मदेवाच्या प्रत्येक दिवसातील म्हणजे कल्पातील विचित्र स्थानांनी युक्त असे विशिष्ट देश विचित्र कार्य करण्यात व्याकुल झालेल्या भूतांचे म्हणजेच प्राण्यांचे कोष व विचित्र रचना विलास आणि वेष यांनी भरलेले सर्व सर्ग मला चांगले आठवतात इथे श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वाधे द्वाविष सर्ग श्रीराम